वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्व पंचाहत्तरा शुद्ध आली आणि त्या पराक्रमी पुरुषाने डोळ्याने मातेकडे पाहिले आमात जमले असताना त्यांच्या देखत भरताने जननीची निर्भचना केली मला राज्याची मुळीच इच्छा नाही आईशी बोलण्याचीही मला इच्छा नाही राजाने जो अभिषेक कल्पला होता तो मला माहीत नव्हता अतिशय दूर असलेल्या देशात शत्रुघ्नासह मी होतो महात्म्या रामाचा वनवासही मला ठाकण होता लक्ष्मण आणि सीता यांच्या बरोबर गेली हेही मला माहीत नव्हते असा आक्रोश करणाऱ्या महात्म्या भरताचा आवाज ओळखून कौशल्या सुमित्रेला म्हणाली क्रूर कर्मी कैकेईचा मुलगा भरत आलेला असावा त्या दीर्घ दृष्टी भरताची भेट घेण्याची माझी इच्छा आहे असे सुमित्रेला म्हणून ती दुर्मुखरीने कृष कौशल्या अंगात बाण त्राण नसल्यामुळे कापत कापत जिथे भरत होता तिकडे निघाले इकडे तो राजपुत्र ही शत्रुघ्नासह हो। जिकडे कौशल्य ते गृह होते त्या मार्गाने निघाला तेव्हा त्या ते दोघांना दुखाने आत होऊन चैतन्य नष्ट होऊन पडत झडत चाललेली कौशल्या दिसली त्या दोघांना दुःख झाल्याने त्याने तिला मिठी मारली ते दोघे रडत होते आणि ती मनस्विने आर्याही दुःखाने रडत होती अशी ती एकत्र भेटले अत्यंत दुखीत झालेली कौशल्या भरताला म्हणाली तुला राज्य पाहिजे होते ना हे घे निष्कंटक राज्य मात्र कैकीने क्रूर कर्म करून ते सत्वर मिळवले आहे हे लक्षात ठेव वर्कले निसून माझ्या पुत्राला कैकेईला काय पुण्य लाभणे मला सुद्धा लवकर कैकेईने जिकडे माझा महा कीर्तिमादृश मुलगा असेल तिकडे घालवावे किंवा मी स्वतः सुमित्रेला सोबत घेऊन अग्निहोत्राच्या मागोमाग जिकडे राघव गेलाय त्या मार्गाने आनंदाने जाते किंवा तू स्वतः मला जिकडे माझा पुरुष पुत्र तप करीत असेल तिकडे न्यावीस हे धनधान्याने भरलेले हत्ती घोडे रथ याने पूर्ण असलेले निर्भा केली जखमावर जशा सुया टोचाव्या तशा भरताला त्याने तीव्र वेदना झाल्या मन गोंधळून जाऊन तो एकदम तिच्या पायावर जाऊन पडला अतिशय विलाप करीत तो बेशुद्ध झाला काही वेळाने त्याला शुद्ध आली ती असा विलाप करीत असताना शोकाने अत्यंत व्याप्त झालेल्या कौशल्याला हात जोडून भरत म्हणाला आर्य मला काहीच माहीत नसलेल्या निरपराध्याला का बरे टाकून बोलतेस रामावर माझे किती प्रेम आहे हे तुला ठाऊकच आहे सत्य निश्चयही सज्जनात श्रेष्ठ असा आर्य राम वनात गेला त्याला ज्याची संमती असेल त्याची बुद्धी त्याने अभ्यास केलेल्या शास्त्राला कधीही अनुसरणारी न हो ज्याच्या संमतीने आर्य वनात गेला असेल तो अत्यंत पाप्यांचा दास हो सूर्याकडे तोंड करून लघवी केल्याचे झोपलेल्या गायीला लाथ मारल्याचे पाप त्याला संमतीने आर्य वनात गेला असेल त्याला आपल्या चाकराकडून मोठे काम फुकट करून घेणाऱ्या धन्याचा अधर्म लागू भूतांचे पुत्रवत पालन करणाऱ्या राजाचा द्रोह करण्याचे पातक त्याला लागो प्रजेकडून एक श्रेष्ठांश कर काढून घेऊन त्याचे रक्षण न करणाऱ्या राजाचा ठरवून नाकारण्याचे पापू हत्ती घोडे रथ यांची गर्दी असलेल्या आणि शस्त्रांची गर्दी असलेल्या युद्धात प्रामाणिकपणा न पाळणाऱ्याचे पाप त्याला लागू धीमान पुरुषाकडून यज्ञाने अत्यंत सूक्ष्म अर्थ असलेले शास्त्र सांगितले गेले असता त्याचा नाश केल्याचे पाप त्याला लागो त्याला विशाल बाहू आणि विशाल खांद्या असणाऱ्या आर्य रामाला बनाला जाण्याला अनुमती दिली असेल त्याला यज्ञातले पायस क्रुसर तीळ मिश्रित मुग तांदळाच्या कण्यांचे खाद्यपदार्थ आणि छाग मावसून यज्ञ न करता निर्लज्जपणे खाल्ल्याचे पातक लागू गुरूंचा अवमान केल्याचे पातक त्याला लागू गायीला पाय लावल्याचे वडील माणसाना अप दृष्टात्म्याचे पाप त्याला लागू उपकार न करणारा केलेल्याची जाण न ठेवणारा असा समाजाने टाकलेला निर्लज्ज जसा लोकांच्या द्वेषाला पात्र होतो तसा रामाला ज्याने वनात जाण्याला संमती दिली असेल तो हो स्वतःच्या घरात मुले बाळे बायको इतर आश्रित्याने वेढलेले असताना एकट्यानेच मिष्ठानं खाण्याचे जे पाप ते त्याला लागू। योग्य अशी बायको न मिळालेला अपत्य न झालेला जसा मेल्यावर धर्मक्रिया न होता राहतो तशीच गत या अशांची हो ज्याने आर्य रामाला वनात जाण्याला अनुमती दिली असेल अशाला आपल्या बायकोपासून सुख न राबू त्याला स्वतःची संतती पाहायला न मिळ त्याचे आयुष्य पुरे राहू त्याला राजा स्त्री लाख मद्य मांस लोखंड विष यांनी आपल्या अवलंबितांचे सदैव भरणपोषण करणाऱ्याचे पाप ते लावू ज्याची संमती घेऊन आर्य वनात गेला त्याला लढाई हात घाय अली असताना आणि शत्रपक्ष भय उत्पन्न करीत असताना पळून जाणाऱ्याचा वज लाभो त्याची अवस्था बलकर गुंडाळून हाती कवटी घेऊन पृथ्वीवर उन्मत्ताप्रमाणे भिक्षा मागत भटकणाऱ्यासारखे हो काम क्रोधाने दडपून टाकलेला दारूद बुडालेला नित्य वेश्या आणि रमलेला असा तो ज्याने आर्याच्या जाण्याला अनुमती दिली असेल त्याचे मन धर्माकडे न लागतात अधर्मात राहो दान अपात्री ठरव त्याने हजारोंनी जमवलेली नाना प्रकारची संपत्तीचे ते पाप गुरुपत्नीशी संबंध ठेवणाऱ्याचे पाप, पाप मित्राचा द्रोह करणाऱ्याचे पाप ते त्याला लागो देवता पितर आणि माता पिता यांची शुश्रूषा त्याला करायला न मिळा ज्याने आर्याला जाण्याला अनुमती दिली असेल तो सज्जन लोकापासून सज्जनांच्या कीर्तीपासून सज्जना प्रिय अशा कर्मापासून आताच या क्षणीस भ्रष्ट दीर्घ बाहू विशाल वक्षाचा आर्य राम जाण्याला ज्याने संमती दिली तो मातेची सेवा दूर सारणारा ज्या अनर्थात पडतो त्या अनर्थात जाऊन पड पुष्कळांचे पोट पण तो जो दरिद्री आणि ज्वर रोगाने पीडित आहे अशाला सतत क्लेश होतात ते त्याला हो डोळे वर करून याचना करणाऱ्या दिनांना आशा दाखवून ते खोटे करणाऱ्याला जे पातक लागते ते त्याला लागू नित्य ठकून खेळणाऱ्या पण अधर्मी असल्यामुळे राजाच्या भयात राहणाऱ्या अपवित्र नीच पुरुषाची गती त्याला मिळू ऋतुस्नात झालेली पतीव्रता भार्या ऋतुकालाला अनुसरून तृप्ती मागत असता तिच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुष्टात्म्याला जे पाप लागते ते त्याला लागू नवजात अर्भकाला आईपासून तोडणाऱ्या ब्राह्मणाच्या दुष्कृत्याचे पाप त्याला लागो आर्य रामाला जाण्याला जाने अनुमती दिली असेल त्याला ब्राह्मणा करता आरंभलेल्या पूजेचा गलिच्छ हाताने विध्वंस करणाऱ्याला किंवा जिथे पाडस लहान आहे अशा गायीचे दूध काढून घेणाऱ्याला जे पातक लागते ते त्याला लागू दे धर्माची बायको टाकून जो परस्त्रीकडे जातो त्याचे ज्याने धर्मनिष्ठा टाकून दिली अशा मुढाचे पाप त्याला लागू पाणी दूषित करण्याचे पाप किंवा विष देण्याचे पाप यातील एकाशी पाणी असताना चालवण्या दाखवतो त्याचे पाप आर्याला वनात जाण्याकरता अनुमती देणाऱ्याला हो लागू भक्तीने मार्गाला लागून ला मार्गदर्शनाची अपेक्षा करणाऱ्या पुढे विवाह करणाऱ्याला जे पाप लागेल ते त्याला ला लागू पतीपासून आणि पुन दुरावलेल्या कौशल्य खात्री देतो राजकुमार तेव्हा उच्चारून शोकाने भरताला कौशल्या म्हणाली माझ्या मुला तू अशा शब्दा उच्चारल्यास त्याने माझे प्राण कासावी झालेले माझे दुःख त्याने अधिकच वाढले आह हा तुझा आत्मा धर्मापासून चळलेला नाही तुझे अंधकरण शुभ लक्षणीय वत्सा तू सत्यवचनी आहेस सज्जनांचा लोक तुला प्राप्त होईल असे म्हणून भ्रात्याविषयी महाबाहू भरताला मिठी मारून त्याला तिने आपल्या मांडेवर घेतले आणि पराकष्ठाच्या दुःखाने अशा रीतीने विलाप करणाऱ्या दुखाने व्याकुळ झालेल्या महात्म्या भरताचे मन मोहाने आणि शोकाने थकून गेले भरत भूमीवर पडला होता त्याची शुद्ध हरपले होती त्याला कौशल्या कुरवाळीत होती तो मधु मधुन दीर्घ श्वास टाक होता अशा स्थिति शोकत गई अयोध्या पंचहत्तर अवसर्ग समाप्त